करुणा देवी प्रकरण पाचवे शिरीष व हेमा वाचक विद्या पाटील शिरीष व हेमा यांचे लग्न लागले शिरीष आता प्रधान झाला होता राहायला तोटा नव्हता परंतु शिरीष सुखी होता का आपला पती दुःखी आहे ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यापासून राहिली नाही प्रेमाला ताबडतोब सारे कळते प्रेमाचे क्षक हे जाऊन पोहोचतात व तेथे काय चालले आहे ते त्यांना समजून येते प्रेमाला जशी नाडी कळते तशी जगात कोणालाही कळत नाही हेमाने एके दिवशी पतीला सर्व विचारण्याचे ठरवले घोड्याच्या गाडीतून दोघे फिरायला गेली होती नदीकडील रस्त्याने गाडी जात होती एके ठिकाणी गाडी थांबवून खाली उतरून दोघे पायीस निघाली परंतु कोणी बोलत नव्हते शिरीष बोलत रे का नाहीस काय रोज उठून बोलायचे तरी तुला काहीतरी दुःख आहे आणि ते काय आहे ते तुला माहीत आहे शिरीष आपण आई बाबांना अंबरगावून येथे आणू ती येथे राहतील त्यांना पुत्राचा उत्कर्ष पाहून अभिमान वाटेल का नाही तू घेऊन हेमा अडचणी आहेत त्या तुला सांगता येत नाही तू व मी खेळतच जाऊ चल तू आपल्या वडिलांना गळ घाल नको ही प्रधान की मला माझ्या आईबापांकडे जाऊ दे ती माझी वाट पाहत असतील हेमा तू दूर जाऊ नयेस असे ज्याप्रमाणे तुझ्या आईबापास वाटते तसे मी दूर जाऊ नये म्हणून माझ्या आईबापास नसेल का वाटत तू तु तु तुझ्या आईबापांची एकटी तसा मीही माझ्या आईबापांचा एकुलता तू काही कर? करून राजाला गळ घालच माझी प्रधानकी रद्द कर मी येथे कैदी आहे, दुखी आहे। परंतु सासूबाईंना व मामजींना इकडे का नाही आणेल तिकडे माझे मित्र आहेत प्रेमानंद आहे आणि कोण असे पुष्कळ मित्र आहेत नको विचारू मी विचारीन हो बाबांना विचार दोघे परतली गाडीत बसून आपल्या निवासस्थानी आली भोजन झाले आणि हिमा रात्री माहेरी गेली बाबा शिरीष दुःखी आहेत कोणते दुःख ही प्रधानकी नको असे त्यांना वाटते त्यांना खेड्यात जाऊन राहावे असे वाटते त्यांचे वृद्ध आईबाप तिकडे आहेत त्यांना इकडे का आणि नाही काही अडचणी आहेत कोणत्या त्या ते सांगत नाही हेमा तुला सुद्धा येथून जावे असे वाटते का शिरीषचे सुख ते माझे येथून जाण्याने त्यांना सुख होत असेल तर मी जाईल मी गेलेच पाहिजे मला सोडून जाणार बाबा नदी पर्वताला व सागराला दोघांना कशी सुख होऊ शकेल नदी सागराकडेच जायची पूर्णता ती डोंगराजवळ राही, तर तिचे जीवन होईल का विशाल हेमा तुझ्या पित्याने इतकी वर्ष तुला वाढवले ते का फुकट तुझा पती तुला काल परवा मिळाला त्याचे सुख ते एकदम तुझे सुख झाले आणि मी हेमा तू नेहमी भेटावीस दिसावीस म्हणून मी अधीर असतो तू गेलीस तर मी दुःखी होईन बाबा हेमा, कर्तव्य अनेक असतात कौटुंबिक कर्तव्य तशी सामाजिक मी जुना मंत्री आहे एकदम कसा येऊ आणि शिरीषने जाणेही योग्य नाही राजाने त्याला प्रधान केले ते का उगीच प्रजितचे कल्याण नको का व्हायला ज्याच्या ठिकाणी जो गुण आहे तो त्याने समाजासाठी दिला पाहिजे हेमा तू गेलीस तर मी दुःखी कष्टी होईल परंतु मी येथेच राहील मोठे कर्तव्य करीत राहील आणि शिरीष शिवाय मी महाराजास नाही शिरीषला प्रधानकीक्त कर असे मी कसे सांगू हेमा तू शिरीष ची घाल म्हणावे वृद्धांना इकडे घेऊ नये तसे नसेल करता येलाज नाही परंतु प्रधानपद सोडून जाण्याचा हट्ट करू नकोस हेमा दुःखी कष्टी झाली ती जायला निघाली आता उशीर झाला आहे हेमा येथेच निच शिरीष वाट पाहिल अग तू का कुठे राहणार आहे इतकी काय एकमेकांची वेडी बनली बरे हो बाबा येथे झोपते हेमा आज माहेरी परंतु तिला झोप येईना तिकडे शिरीषही तळमळत होता आई बापांना कसे सांगू त्यांना आणायचे म्हणजे करुणेला नको का आणायला माझे लग्न झाले आहे ही गोष्ट मी कोणाला ना सांगितली नाही का बरे ना सांगितली मी हेमाला फसविले परंतु तिच्यावर माझे प्रेम आहे आणि करुणेवर का नाही करुणेलाही मी विसरू शकत नाही हेमा समोर असली म्हणजे करुणा मनातून दूर होते परंतु हेमा दूर जाताच करुणा बळकावते करुणा तिकडे रडत असेल कोण आहे तिला आई ना बाप किती कोमल प्रेम तिचे मन परंतु ती कर्तव्य करीत असेल माझ्या म्हाताऱ्या आईबापांची सेवा करीत असेल आणि मी काय करावे समजत नाही अंथुणावर शिरीष तळमळत होता पहाटे त्याला झोप लागली बाहेर उजाडले हेमा लवकर उठून घरी आली परंतु शिरीष झोपलेलाच होता ती शिरीषच्या बिछाण्याजवळ उभी होती पतीचे सुकलेले तोंड पाहून तिला वाईट वाटले रात्रभर शिरीष तळमत असेल असे तिने ताडले शिरीषने डोळे उघडले तो समोर हेमा रडत होती ए हेमा रडू नको शिरीष तू जोपर्यंत दुःखी आहेस तोपर्यंत मी रडू नको तर काय करू परंतु मी आजपासून हसायचे ठरविले आहे तुला सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य आई बाबा तिकडे सुखात असतील माझे मित्र त्यांची काळजी घेत असतील बघतेस काय मी खरेच सांगत आहे शिरीष माझ्यासाठी तुला त्रास परंतु तू स्वतःचे सर्वस्वना दिले आहेस माझ्यासाठी तू जगदंबीची प्रार्थना करीत असस तुझ्या प्रेमाची उत्तराई मला होऊ दे शिरीष माझ्या प्रेमाचा तुला का बोजा वाटतो तुझ्यावर प्रेम केल्यापासून मला राहावत नाही तू मला सोडून गेलास तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन माझे प्रेम मोबदल्याची अपेक्षा नाही करणार शिरीष माझ्या प्रेमाची फुले व्हायला तुझी मूर्ती मिळाली मी कृतार्थ था झाले उठू आता झोप येत असेल तर पडून रहा। प्रजेची सेवा करणाऱ्या निस्ता कामाने त्याने रात्रंदिवस जागृत राहिले पाहिजे उठू दे मला शिरीष उठला आज तो उल्हासित होता दुपारी कचेरीत गेला शिरीष मुख कमल प्रसन्न पाहून आदित्य नारायणास आनंद झाला शिरीष बरे आहे ना आनंद आहे आजपासून मी प्रजेच्या कामात सर्व शक्ती ओतणार आहे शाबा असेच कर्तव्य परायण वा शिरीष आता नेहमी आनंदी असे त्याचे दुःख दूर झाले हेमाई आनंद शिरीष का आईबाप्पाने विसरला तो करुणे का, का शिरीष ला वैभवाची चटक लागली का हेमासाठी तो वरवर हसत होता परंतु अंतरी जळत होता काय होते खरे शिरीष ची सर्वत्र वाववा होऊ लागले राजा यशोधराचे त्याच्यावर प्रेम जडले राजधानीतील लोक शिरीषची मूर्ती दृष्टीस पडताच प्रणाम करेल पतीची कीर्ती ऐकून हेमाचे पोट भरून